पुस्तक बदलतं विश्व 2020, हजार वीस लेखिका विद्यापाटील वाचक विद्यापाटील गोष्ट पाचवी आजी आजोबांचं बदलतं विश्व भारतात आणि परदेशात एकटे आजी घरात राहताना त्यांच्या दिनचर्येत आता लॉकडाऊनमुळे मोठा तडाखा बसला होता कारण कोरोना संसर्ग जर साठ वर्षावरील वय असलेल्या वृद्ध लोकांना जर झाला तर रिस्क मोठी होती त्यामुळे वृद्ध लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये असा सरकारचा आदेश वृद्ध लोकांना एक प्रकारे मानसिक धक्काच होता घराबाहेर पडता येणार नाही म्हणजे सकाळी फिरायला जाताना मित्रमंडळी भेटणार नाही कुटे पोथी पुराणाला देवळात जाता येणार नाही की कीर्तन व भजन करता येणार नाही म्हणजे सर्व दिवस ता कोंडून राहायचे व दोन गास पोटात घालायचे शहा आजी यापेक्षा वेगळं काय असणार होतं दोघे भारतात एकटे घरात व परदेशात मुले एक एक एकमेकांची चिंता या कोरोना सावट्यामुळे अधिकच गडद झाली एक महिना शहा आजी आजोबा घरातच बसून होते अमेरिके उन्मुल चौकशी करत आरोग्याची काळजी घ्यायला सांगत पण एकच विषय आणि एकच चिंता त्यांना सतावू लागली मानसिक ताण यायला लागला प्रत्येक गोष्ट करण्यात बंधन यायला लागल्यावर व काळजी केल्यामुळे अधिकच ताण वाढत चालला होता मग शहा आजी एके दिवशी गप्पा करत होते आजोबा आजीला म्हणाले बघ घरीच बसून नुसते कोंडल्यासारखे झाले आहे धर जेवणही जात नाही माझ्या मनात असा विचार येतोय की आपल्या जवळच हॉस्पिटल आहे तिथे पन्नास शंभर डॉक्टर व नर्स काम करत आहे त्या लोकांना घरी जाता येत नाही घरून डबा येतो काही जण खूप दूर राहतात आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना जेवण बनवून दिले तर त्यांना ताजे व सकस अन्न खायला मिळेल पण शहा आजी एवढे सर्व आपल्याला झेपेल का बाहेरून येणाऱ्या भाज्या सॅनिटाईज पाहिजे डॉक्टरांशी बोलून भाज्यांची स्वच्छता कशी महत्वाची आहे ते समजावून घेऊ शेतकऱ्यांकडून थेट आपल्या घरी भाजपाला येईल हॉस्पिटलमधून दोन नोकर येऊन दाराच्या बाहेरून डबे घेऊन जातील व स्वच्छ धुवून आणून ठेवतील आतापर्यंत मंदिरात जाऊन आपण देवदेव करतच होतो पण आता खरी मानव या डॉक्टर व नर्सच्या हातून घडते कित्येक रुग्णांना जीवदार मिळाले एवढी रिस्क घेऊन ते लोक काम करत आहेत तर आपण दोघं घरात राहून नाही का करू शकणार पण शहा आजी म्हणाल्या एवढं आपल्या दोघांकडून होणार आहे का लगेच शहा आजोबा म्हणाले यावर मी विचार केलाय शहाजी म्हणाल्या म्हणजे तुमचा निश्चय पक्काच दिसतोय यात वावगं काय आहे सांग आणि असा घरात बसून आजारी पडण्याची आपल्यावर वेळ फिरायला जात होतो तसे धोत्रे काका काकूंनाही मदतीला घेऊ म्हणजे त्यांना घरात येऊ द्यायची नाही अगदी सोशल डिस्टन्सिंग पाळून कामे वाटून घ्यायची शहाजी म्हणाल्या ते कसे काय धोत्रे काका काकू पोळ्यांची ऑर्डर पूर्ण करतील आपण वरण भात भाजी व कोशिंबीर करून डबा भरून ठेवू जे लोक डबा घेऊन जातील ते त्यांच्याही बिल्डिंगमध्ये जाऊन पोळ्यांची पॅकिंग घेऊन जातील शहाजी म्हणाल्या पण बांडे धुवायचे काय करणार मी मदत करणार यावर शहा एकदम आश्चर्याने ओरडल्याच अहो तुम्ही सत्तरीला आले पण कधी भांडे धुतलेले मला आठवत नाही हो पण मी आता करणार शिवाय तुला भाजी निवडून व चिरून देणार पंक्तीसाठी नाही का स्वयंपाकात देखरेख व मदत करायचो तो अनुभव आता नक्की चांगला काम येईल आपला दिवस केव्हा सुरू होईल आणि केव्हा संपेल हे देखील आपल्याला कळणार नाही शहा मग होकार मान डालवत जशी तुमची मर्जी म्हणत चला कामाला लागा आता असे म्हणून दोघांनी आखणी करायला सुरुवात केली शहा आजींनी पूर्वीपासून कुटुंबात अनेक स्तरांना पन्नास शंभर माणसांचा स्वयंपाक केलेला होता शिवाय त्यांना स्वयंपाकाची व पाहुण्यांना खाऊ घालण्याची हाऊस अशा रीतीने पूर्ण होणार होती शहा आजोबांनी हॉस्पिटलला फोन लावून त्यांची आयडिया सांगून नाव पत्ता व फोन नंबर दिला हॉस्पिटललाही अशी सोय होत असेल तर उत्तमच होते घरच्यांचा त्रास वाचणार होता व काळजीही मिटणार होती दोन नोकरांना नेनेवा आणण्याचे ठरले वेळही ठरवली एका डब्याचे पन्नास रुपये ठरले पैशांपेक्षाही शहा आजी आजोबांना मानुसकी महत्वाची वाटली होती शेतकऱ्यांना फोन करून आठवड्याच्या भाज्या कशा स्वच्छ करून आणायच्या ते शहा आजोबांनी ठरवले किराणा दुकानातून सर्व माल सॅनिटाईज करून आणण्यात आला घराच्या आत मात्र शहा आजी आजोबा कुणालाही प्रवेश करू देत नसत धोत्रे काका काकूंनीही पोळ्या करण्याचे काम आनंदाने स्वीकारले त्यांच्याकडेही पिठाच्या गोण्या पोसल्या करण्यात आल्या पन्नास जणांचा डबा करण्याचे ठरले एक महिन्यानंतर शहा आजी आजोबा जेव्हा पहिल्या दिवशी कामाला लागले आणि त्यांची मरगळ पार दूर झाली एक नवीन उत्साह संचारला दोघांचा स्वयंपाक करण्यात जी मजा येत नव्हती ती त्यांना आता येऊ लागली कधी नव्हे ते शहा आजोबा किचनमध्ये जोमात कामाला लागले भांडी धुनं भाज्या धुवून चिरून देत तोपर्यंत शहा वरण भाताचा कुकर लावत आजोबा कुशुंबिरीसाठी टोमॅटो काकडी जिरून देत तोपर्यंत शहाआजी भाजीला फोडणी देत अवघ्या सकाळ व संध्याकाळचं जेवण तयार करून ते डबे भरून देऊ लागले नोकर अगदी वेळेत नेत वाणून देत डॉक्टर व नर्स आपल्या अथक परिश्रमानंतर जेव्हा बनविलेले आपुलकेचे जेवण जेवत तेव्हा ते, ते पुन्हा ताजे दवाने होऊन सेवेसाठी तयार होत शहा रोज एक नर्स व एक डॉक्टर बोलून त्यांची आपुलकीने चौकशी करत एकमेकांचा आधार फक्त कुटुंबातून होत नसतो याची प्रचिती आज येत होती शहा आजाजोबाचा दिवस कामात कसा निघून जाई ते देखील कळेनासे झाले आणि उत्साह एवढा वाढला की एके दिवशी आजोबा आजीला म्हणाले आणखी दुपारच्या वेळेला आपल्याला काही करता येईल का बस करताय तेवढे पुरे शहा आजी म्हणाल्या तसं नाही अगं पण खरं सांगू का तरुणाईचा उत्साह मला वाटायला ला लागला नाही तर उगीच आपण म्हातारे झालो आहोत हे करायला नको ते करायला नको म्हणून दुखणं यायला लागलं होतं फिरायला गेलो तरी त्याच गप्पा आजी म्हणाल्या खरंय तुमचं मी म्हणते ती तुमची बासरी पडली अडगळीत ती का नाही वाजवत दुपारच्या वेळी आता कुठली मला प्रॅक्टिस आजी म्हणाल्या काढून वाजवायला तर लागा शिकलेलं कुठं विसरतं का छान वाटते ऐकायला आजोबांनीही उत्साहाने बासरी काढली ती स्वच्छ केली आणि वाजवायला सुरुवात केली त्यांना अनेक गाणी त्यावर वाजवता येत होती आणि बासरीच्या सुरांवर आजीलाही सूर गवसल्यासारखी त्या म्हणाल्या आज आपल्याला अमेरिकेत मुलांना फोन करायचा आहे ना त्यापेक्षा आज व्हिडीओ कॉलच करा आणि नातवांना मस्तपैकी बासरी वाजवून दाखवा तीही घरात राहून आहेत मग ठरल्याप्रमाणे व्हिडीओ कॉलवर आजोबांनी बासरी वाजवून दाखविली मुलं सुना नातवंड तन्मय त्यांनी ऐकत भारावून गेली नातू म्हणाला आजोबा आठवड्याला एकदा आम्हा सर्वांना ऐकवा बासरी आणि तेही झूमवर ते आणखी काय असतं बाबा म्हणजे एका खुलीत आपण सर्वजण बसून गप्पा करू शकतो तसे एका स्क्रीनवर एक अॅप डाऊनलोड करून जॉईन होता येतं आणि मग सर्व मिळून धम्ल करू मला पण गाणं गाता येतं ते मी म्हणून दाखवेन आणि आजी तू पण आम्हाला गोष्ट सांग ना भारतात आल्यावर नाही का सांगायची तू आम्हाला मग मुलांनी व सुनांनी ही कल्पना उचलून धरली एक दिवस जेवणही सर्वांनी सोबत घ्यायचे तेही झूमवर हजारो मैल अंतर या तुमच्या मोबाईलने दूर केलं हे खरंच बरं का आजी कौतुकाने म्हणाल्या आता काळजी आणि चिंता नुसती दूर झाली नव्हती तर आजी आजोबांचं एक नवं विश्व या वयात तयार झालं होतं ते कधीही स्वप्नात त्यांनी पाहिलं नव्हतं आजोबा म्हणाले पण आम्हाला हो, हो, ते झुम बिम काही कळत नाही आजी म्हणाल्या अहो काजी कशाला करता संध्याकाळी शामू डबे घ्यायला येईल त्यावेळी त्याच्याकडून शिकून घेऊ हो पण सोशल डिस्टन्सिंग पाळून हा आजोबा म्हणाले हो ते तर पाळूच ना संध्याकाळी श्यामूने आजोबांच्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड केले व कसे वापरायचे ते समजावून सांगितले फोन आजोबांनी हातात घेतल्यावर त्याच्यावर सॅनिटायझर स्प्रे केला आता त्यांच्या डोक्यात कोण कौन कोणती गाणी बासवीवर वाजवायची घाल चालले होते तर आजीच्या डोक्यात कोणत्या गोष्टी नातवांना आवडतील याचा विचार चालला होता ठरल्याप्रमाणे आजोबांच्या मोबाईलवर लिंक आली आजोबांना आनंद झाला की आता दूरवरुन का होईना मुलांची भेट होईल जेवणात आजीने दोन पदार्थ जास्त बनवले धुरूनच आस्वाद नाही पण पदार्थ काय बनवला त्याची चव कशी झाली हे आपल्या माणसांना सांगता येणार होतं मुलांनीही त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते एकत्र जेवताना नातवानी गप्पा करत धम्बाल केली आजी आम्हाला पण हवा तुझा तुझ्या हातचा शिरा असं म्हणाल्यावर आजीला एकदम गडबडून आलं पण लगेच सावरून हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर व नर्स कसे आपुलकीने दिलेले डबे खातात व त्यांचे येणारे फोन आजी भारावून सांगू लागल्या मुलं सुना व नातवांना आजी आजोबांचा खूप अभिमान वाटला या वयातील त्यांचा उत्साह व तळमळ खूप काही शिकून गेली मग एके दिवशी आजोबांची बासरी वाजवणं मुलांची गाणी आणि आजीच्या गोष्टी या सर्व ऑनलाईन भेटीत आपुलकी ओढ व प्रेम खरं भेटण्या इतकं नाही पण बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलं होतं मुलाने मग हट्ट धरला बाबा इथं मराठी मंडळातर्फे एक ऑनलाईन कार्यक्रम आहे त्यात तुमचं बासरीवादनही ठेवूया मुलांनी उत्साहनं दाद दिली अडगळीत पडलेली त्यांची कला या लॉकडाऊनमुळे नार होती महाराष्ट्र मंडळातील ऑनलाईन कार्यक्रमात आजोबांनी बासरी वाजण सुरु होताच टाळ्यांचा कडकडाट झाला त्यांचे बोट बासरीवरून फिरत होती त्यामधून सुमधूर कानी पडताच ते कोणतं नावाजलेलं गाणं आहे हे ओळखताच रसिकांच्या ओटातून नकळत ते बोल ओठावर आले भजन भक्तीगीते चित्रपटातील गीत त्यांनी बासरीवर वाजवली व रसिकांना भारावून टाकलं आजोबांना मिळालेली ही दात पाहून मुलाच्या डोळ्यात आनंदाशी उभे राहिले जुने आठवतींनी क्षण काही वेळ मनात रेंगाळले ते दिवस आठवून आपल्यासाठी केलेल्या कष्टाची आठवण झाली त्यावेळी बासरीवादन मात्र ते घरात थमकास करून दाखवत आणि वेळ मिळेल तेव्हा सरावई करत आता आजी आजोबांचा उत्साह वाढतच होता एके दिवशी स्टूलवर उभं राहून आजोबा काहीतरी शोधत होते तोच स्टूल सटाकला व ते खाली पडले पायाला थोडं खर्चटलं आजीने लगेच हॉस्पिटलला फोन केला एक डॉक्टर त्यांच्या घरी आले व त्यांना ड्रेसिंग करून दिले फ्रॅक्चर झाले नसल्यानं त्यांचा जीव भांड्यात पडला डॉक्टरांनी त्यांना घरात चालताना काळजी घेण्याचे सांगितले या काळात मिळालेल्या या मदतीचा हात आजी आजोबांना मोठा धीर देऊन गेला मुलं परदेशात असली तरी हाकेच्या अंतरावर आता घरच्यासारखे काळजी घेणारे डॉक्टर व नर्स होते हा किस्सा मुलांना व सुरांना सांगितला तेव्हा त्यांनीही डॉक्टरांना फोन करून आभार मानले बघता बघता तीन महिन्यानंतर एक एक गोष्ट पूर्वपदावर येत असताना डॉक्टरांनी आजोबांना फोन करून सांगितले आता आम्ही घरी जाऊन जेऊ किंवा डबा आणत जाऊ आतापर्यंत तुम्ही आपुलकीनेचे जेवणाचे डबे करून दिले अगदी घरच्यासारखे त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे आजी लगेच म्हणाल्या ते काही आता चालणार नाही तुम्हाला सर्वांचा डबा आमच्याकडूनच येत राहील बरेच जरून दुरून येतात थंड करण्यापेक्षा ताजं अन्न तुम्हाला मिळेल हे ऐकून डॉक्टर व नर्स हे तर अगदी भारावून ग्र आई प्रेमाने आपल्याला खाऊ घालणारे आजी आजोबा आपल्याला मिळाले याचा अपार आनंद त्यांना झाला होता लॉकडाऊन संपल्यानंतरही आजी आजोबा स्वखुशीने आणि उत्साहाने डबे बनवून देण्याच काम आनंदाने करू लागले मानव सेवा हीच मानणारे डॉक्टर व नर्स यांचीही सेवा अशा प्रकारे आजी आजोबांना करण्यात धन्यता वाढत होती या उतार वेगळ्या कामात मिळणाऱ्या आनंदामुळे त्यांचं वय जणू काही कमी होत चाललं होतं आणि याला कारणीभूत ठरला होता लॉकडाऊन